विचारील महाराज आपल्या जीवनामध्ये अंतिम साध्य आपण काय ठेवावं साध्य संत जीवन ठरवा मानवीच मा साध्यरिक्त कोणतंही जीवन मनुष्याला आदर्श असू शकत नाही संत जीवन म्हणजे काय ज्याचं महाराजांनी वर्णन लिहिले जीवनमुक्ती दशा कथा काही तुम्ही त्याला शब्द संत शब्दाचा अर्थ काय भगवंत संत शब्दाचा अर्थ लिहिलाय भगवान म्हणतो तद्वितेन परिप्रश्न सेवया उपदेश ज्ञानीना हा तत्वदर्शन हा जो ज्ञानी असतो म्हणजे श्रोत्री असतो संप्रदायपूर्वक अध्ययन केलेला आहे ज्याने शब्द परिचय संपादन केलाय अर्थ परिचय संपादन केलाय समन्वयाने ज्याने आणि त्या अर्थाच्या परिचयाला पावलेला आहे संपादन केले इतकंच नव्हे ज्याने अर्थ रूपता संपादित केली आहे स्मृती स्मृतीचे अर्थ आपण हो निमूर्त अनुष्ठाने जगाजीत वडील जी त्याचं नाव आहे संत आणखीन काय जो ब्रम्हनिष्ठ आहे नाम तत्वदर्शी तत्व व्याख्याता निराळा तत्व लेखक निराळा नि तत्व चिंतक निराळा तत्व ध्याता निराळा हा तत्व चिंतक नव्हे तत्व ध्याता नव्हे तत्व व्याख्याता नव्हे तत्व तत्वज्ञानाथ दर्शन तत्वज्ञानाच्या अर्थाच ज्याला थेट दर्शन घडलेलं आहे ज्याची यापर्यंत सरळ वृत्ती जाते ज्याच्या अंतःकरणाला ज्याच्या नजरेला ज्याच्या मनाला कुठेही वाकडेपणा नाही अगदी सरळ परदेशामध्ये इंजिनियर लोकांनी आता सरळ रस्ते करायचं ठरवलं त्याचं वारं थोडस आपल्या इथे पण आलेला आहे थोडस म्हणण्याचं कारण हा सरळ करायला आपले लोक तयार नाहीत म्हणून त्या रस्ते शहर सरळ करायचे ठरत एका ठिकाणी त्या इंजिनिअरने मैलोकणी कसा सरळ रस्ता करून ठेवला किती सरळ रस्ता केला होता इतका ओळंब्यात रस्ता त्याने तयार केला होता कि एक ड्रायव्हर ती गाडी चालवित गाडी चालवता चालवता स्टेरिंग वर त्याच्या हात असतानाच हारताच फेल झालं हो की हार्टर जड बनला म्हणतात बरोबर पकडलेलं होतं हात इकडे इकडे होत नव्हते महिलो गणित त्याची मोटार सरळ चालली होती पेट्रोल संपलं तेव्हा गाडी आश्चर्यकेने किती सरळ रस्ता तयार केला रस्ता सरळ तयार केला असेल त्याचा गोष्ट आपली संपली तात्पर्य एवढा की थेट सरळपणा त्यामध्ये एवढा की नजर निघाली ते फार परब्रह्मा पर्यंत त्याची जाते असा तत्वदर्शी पुरुषाला म्हणायचं तत्वज्ञान दर्शन आणि दादानी एक शब्द त्या तसा लिहिला पुढे किशोर असावा ब्रह्मनिष्ठ असावा अधिक कृपाळाच्या मौली याचं भाषांतर करताना तत्वज्ञ आणि तत्वदर्शी ज्ञानीना हा तत्वदर्शन हा याचं भाषांतर काय केलंय मौलीने भाषांतर करताना असं लिहिले ते ज्ञान भरवी जरी मनी आती आणावी तरी ज्ञानीना हा तत्वदर्शिन नाही तरी शब्दांचं म्हणजेच जीवनमुक्त संत जीवन संत हे आदर्श जीवन आहे मनुष्याने आपल्या जीवनाचं अंतिम काय ठेवावं ठरवावं मी माझ्या आयुष्यात संत जीवन जगणार म उत्तर क्षणात येऊ पडला तरी काय एक क्षण तरी मनुष्याच्या आयुष्यात हा पाहिजे त्याच नाव आहे जीवन पूर्ण जीवन जगण संत जीवन जगण त्याला प्राप्त होण याच नाव आहे पुरुषोत्तम सर्वित अशा प्रकारे जो समोर झालेला आहे या कार्य उपाधीहून विवर्जित झालेला आहे कारण उपाधीहून विवर्जित झालेला आहे खर उपाधी त्याग केलेला आहे अक्षर उपाधीने बुद्धी प्राप्त झालेली आहे इतकच नव्हे तर सर्वत्र ब्रह्म भावाने जो राहतो तो महापुरुष मद्रोपतीला पावलेला असतो असं भगवान सांगतात पंधरा वाद म्हणजे ज्ञानाचा अध्याय ज्ञानकांडातला शेवटचा अध्याय हा उपांत्य श्लोक आहे का मूढो जाणारी पुरुषोत्तम स सर्वविद भजती माम सर्व भावन भारत इतिह्यतम याच्यानंतर इतिशे शेवट तत्वज्ञानाचा शेवट म्हणजे हा आहे कि सर्वत्र ब्रह्मभावाने जो त्या भगवंताला पाहतो या बोधावर जो प्राप्त होतो तो मद्रुपतीला नाम भगवध्रुपतीला प्राप्त होतो असं भगवंतही म्हणतात या श्लोकावरून असे कितीतरी श्लोक भगवंत आहेत गुणातीचं लक्षण प्रज्ञाचं लक्षण प्राने आपण थोडं आपल्याला एवढं सांगायचं की त्यातलं हे एक प्रमाण पुष्कळ प्रबल त्या एका प्रमाणावरून आपल्या लक्षात ठेवायला हरकत नाही की ज्ञानीपुरुष जीवनमुक्त पुरुष या जगात असतो जीवनमुक्ती संभवते हे तुकाराम महाराजांचा अभंगान तुकारा म्हणे महापातकी पतीत जीवनमुक्त हे अनेकांचा या पाठबद्दल बराच वाद आहे पाठ वेगावर अनेक गुरुजींची प्रवचन झाली आहे व्याख्यानं झाली कित्येक लोकांना हे गुरुजींचं म्हणणं आवडलं नाही आम्ही डोळ्यांना असं बघितलंय की गुरुजींच्याकडे यायचो या वचनाचं या जीवनमुक्तीचं कथन ऐकायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसरीकडे कुठेतरी प्रवचन करायचं त्यात या जीवनमुक्तीचं खंडन करायचं असं आम्ही डोळ्यानं बघितले त्यातने काही माणसं देवाला भेटायला गेली अजून काही आहेत असावी आम्हाला त्यांच्याबद्दल आता तुरतास काही बोलायचं नाही आपल्याला एवढं सांगायचं की हे पटत नव्हतं जीवनमुक्ती ही माणसाला पटत नाही अगदी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता दादानी असं लिहिले एका ठिकाणी कि तुम्ही विचार करा माणसाला संदेह हो संदे किती असली जगात संदेह लिहायला कितीतरी जागाय पण माणसाला कुठे जगात संदेह विश्वासाने माणसं व्यवहार करतायत संदेह हो प्रवृत्ती आहे निष्कंप प्रवृत्ती आहे लोकांची पण माणसाला संदेह यायचा माणसाला संदेह जीवनमुक्त पुरुषाबद्दल म्हणजे साधू बद्दल मनुष्याला संदेह येतो वेदाने सांगितलेल्या वचना म्हणजे संत वेद देव असे जे कोणी महात्मे असतील ते यांच्या संदेहाचे विषय बाकी <mí> तो होण्याबद्दल संदेह संदेह नाही हॉटेलमध्ये जाऊन बसतात निवाल संदेह नाही हॉटेल बनवण्यामध्ये विष घातलं तर काय करायचं सांगत घडणार नाही असं वाटतं का घडलं नाही का तू हा नाही घालणार नाही मला सांगा काय माणसाची प्रवृत्ती संदेह नाही निसंदेह माणसाची प्रवृत्ती त्याची पत्नी त्याच्या डोक्यात मोठा दगड का घालणार नाही माझी बायक होती मला तुझी बायको तुला दान का नाही करणार लोकांना माझी बायको मला दान करणं म्हणून शक्य नाही म्हणतो ते काय सत्यभामा का म्हणत सत्यभामा कधी दान नारदावट होती म्हणजे किती खात्री सत्यभामी पेक्षा सुद्धा याची भामा त्याच्यापेक्षा जास्त विश्वासाची म्हणजे जरा विचार केला विचार केला वेगाबद्दल विचार केला या वचनांच्यावर जी वचन जी मंडळी खरोखरी संमित्र आहे प्रत्युपकार निरपेक्षतेने उपकार करते जाती कल्याणाची अन्यत्रे त्याला बारका बघायचं असला तर जे खोट सांगतात त्यांच्यावर लोकांचे बरोबर ज्या सुगौरवा देखील त्या मंत्रि म्हणत अस तुम्ही सांगताय लोकांना आवडते लोकांच्या लसरीच्या एकंदर तालावर तुम्ही पण नसताय आणि त्या तालाचं वर्णनही तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला लोक मान देतात पैसा देतात तुमचा बाळ विस्तार काय काय चालले ते सगळं जेवढं धरण्यात येत असेल तेवढं तेवढं सगळं होते हार तुरे गाद्या गिरद्या काय काय ईश्वरी असेल ते आंबारवी हत्ती सगळं छान चांगला आम्हाला कोणी विचार न विचारते म्हणे तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्यावेळी कृतार्थतेची वेळी साक्षात ईश्वर ज्यावेळी समोर राहील त्यावेळी आम्ही जेवढ्या निर्दार्थतेने वाई देऊन सांगू तेवढ्या निर्धास सांगता येणार तुम्हाला ती गोष्ट त्यावेळी सांगता येणार काहीतरी करून शेवटी तुम्हाला दाशा गुंडाळावा लागेल तिथे तुम्हाला नंतमस्तक व्हावं लागेल त्यावेळी तो जेव्हा शासन करील ना त्यावेळी तुम्हाला त्याच्या बाजूला मनाला फसवू शकत नाही बाकी कुणालाही फसवू शकतो म्हणजे साधूला साधूला तर अरे हातावर तोरी देऊन फसवू शकतो माणूस साधू तसा गोळा साधूला लक्ष <laughs> देत नाही साधू ती न कळी तुर्जुनाची आपल्याला त्याच्या हृदयात काय आम्हाला असं वाटलं होतं इच्छा होती ती तुम्ही पूर्ण करा पण ती झालीच नाही म्हणजे पूर्ण ठीक आहे म्हणतो मला त्याला काय दिसाय अशी माणसांची स्थिती बारा बारा वर्षानंतर सुद्धा होती <laughs> माणसं संपत्ती देऊ शकत नाही माणसं मन देऊ शकत नाहीत माणसं शरीर देऊ शकत मला संपत्ती देणारे बघितले मी शरीर देणारे लोक पाहिजे पण मन देणारा अजून महात्मा दिसला नाही मन देणे या शब्दाचा अर्थ खरं सरवस्व दे आणि ते लोक द्यायला तयार नसतात त्यांच्या मनामध्ये सदा संदेह असणार सारखा दादाने असं स्वच्छ लिहिले जोपर्यंत आता एखादा ज्ञानी पुरुष जिवंत असतो तोपर्यंत त्याच्यावर साधूत्व बुद्धी कोणाचीही होत नाही तो मेल्यानंतर त्याची समाधी बांधून त्याच्यावर दही दुधाची आंघोळ स्नान अभिषेक केला जातो असं लिहिलेलं कारण हे संदेहाचे विषय व्हावे तुमचं संध्याकाचा विषय होण्याचं काय करणार त्याचं एकच कारण त्यांची दृष्टी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही यांना तो दिसत नाही काय यांना तो दिसत नाही हा ज्ञानी पुरुष दिसतो ना म्हणून माणसाच्या मनात संदेह त्याच्यापुढे तो सांगू खरोखरी उद्या सदैवानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षात भगवंताला असं वाटलं आपल्या अनुभवाचे विचारी चिंतन करतात एवढा जीव तुडून चालले जीव तुडून सारखं चिंतन चाललंय मी कोणाला दर्शन देतो यायला म्हणून तो जर आपल्या सदैवानी आपल्याला दर्शन द्यायला जर सगळं साकारून आपल्या समोर आला तरी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होणार त्यांची दोन कारण तो जर आपल्या समोर आला ना तर आपल्याला त्याच्याविषयी संदेह निर्माण किंवा त्या आपण विचारू तो देव कशावरून तू देव कशा म्हणून सांग तुला तू बारा गावात आता त्याच्याविषयी दुसरी गोष्ट अशी आहे सुद्धा करतार्थ होत शिष्टाचाराला ज्यावेळी भगवान सभेमध्ये गेले त्यावेळी दुर्योधना देवाचा सवून साक्षात्कार झाला होता का नाही सगळ साक्षात नव्हे बाबा देव त्याला विनवीत होता शिष्टी होता की अरे दुर्योधन आहे तू सोड मी सांगतो त्याप्रमाणे तू आई तरीही त्याची त्या देवाविषयी देवत्व बुद्धी झाली नाही देवाविषयी देवत्व बुद्धी झाली नाही कशाला घेऊन बसलाय तुम्ही एवढं स्वतः जन्म देणारा त्याचा परिपालन करता पिता त्या वसुदेव देवकीलाही बुद्धी झाली नाही नंदाला यशोदेलाही बुद्धी झाली त्यांची बुद्धी अपत्य बुद्धी हे आमचं बाळ आहे यापेक्षा त्यांची एकदा देव म्हणाल होता कस काय की मातेंनी आता निघालं गायीच्या रक्षणा करता मी पूर्वीच्या अवकारामध्ये राजा होतो त्यामुळं मला गाईचं संरक्षण करता आलं नाही आता मी गायीचं संरक्षण करण्यासाठीच हा अवकार घेतला तेव्हा ती माता म्हणते मग तुझ्या पायात घालवता मी ज्या गायीची सेवा करणार त्या गायीच्या समोर मी पाया घालून काढणार मी तिचा सेवक आहे मी माझ्या पायात न घालता अनवानी जाणं हे माझं घोषण आहे तेव्हा अनुवाणी चालून मी माझ्या गोद मातेची मी सेवा करणार आहे ते यशोदा मातेला वाटलं काय मग कृष्ण तुला मागास जण हा म्हटलं तसं काही नाही कधी कधी असं काहीतरी वाटत मला म्हणलं त्यावेतोय पोटाला देवत्म बुद्धी झाली तर आपला अवतार कार्य बंद पडेल त्यांनी तसं काही नाही कधी कधी मला असं वाटतं खरं खोटं मला माहिती वाटले पोर असंच बोलत असतात काही लहान मुला काही बोलत असतात पण रोपाळा नाही कशमका त्या मगरीच्या तोंडात गेला काय परत आला काय काय आघासुराच्या आत गेला काय पुन्हा पुरत आला काय तो डोहात गेला काय परत आला काय ते एकदा काय रे गोपाळ तू त्या मर्दनासाठी गेला होता कालियाच्या त्या कालियाच्या मर्दनाच्या वेळी गेला तू तू पडत आला आश्चर्य तुला कस कम करे मला आश्चर्य वाटतं युक्ती सांग ना तो देव म्हणला मी ह्याची जरी याने युक्ती सांगतो झालं माझ्या सगळ्या अवताराच्या काही नाही मी गेलो त्यानेच मला दया करून वर आणून सोडलं काय त्याच्यामध्ये विशेष नाही सांगून शक्तीचा चमत्कार काहीतरी सांगून त्याची विलय वाट नव्हली पण मी देवायचं त्यांना जाणीव दिली गोपाळांना जाणीव दिली नाही माता पित्रांना जाणीव दिली नाही इष्टमित्र सखे सज्जन त्यांना जाणीव दिली नाही कोणालाही जाणीव न देता बळराम दादालाही जाणीव अशी दिली नाही आणि देव आपल्या याच्यामध्ये स्वरूपामध्ये राहिले आणि त्याच पद्धतीने आपल्याही समोर जर उद्या देवाला तर आपली बुद्धी यशोदा माते सारखी सु देव देवकीसारखी कोणा यासारखी आपली बुद्धी पवित्र नाही त्यांच्या बुद्धीला ना देव देव वाटला नाही आपल्याला देव देव कसा वाटेल दुर्योधनाला देव देव वाटणार नाही ही देव भेटून देव वाटणार कशावरून आत्ता काही महात्मिक असे आहेत की जे चालते बोलते साक्षात देवासारखे आहेत परब्रम्ह सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रम्हरती शिष्याची असं जे म्हटले त्या पद्धतीने एखादा महात्मा असा जगात आहे किती लोकांचे त्याच्यावर साधूची होते हार थोड्या लोकांचे होते कार्य होते साक्षात विष्णूचा अवतार असलोय तो काराम महाराज पण रामेश्वर भट्टाची प्रारंभी बुद्धी नाही ना झाली अशी हाच अनुभव तुम्हाला सगळीकडे येईल कशासाठी सांगितलं की जीवनमुक्त पुरुष लोकांच्या माणसाची स्वच्छ आपला अनुभव लिहून ठेवलाय तुम्हाला म्हणी मुक्ती करणिली नोवरी आता दिवसाच्या आधी खेळली आता तत्वज्ञानानंतर तो मरतो ही गोष्ट चुकीची तत्वज्ञानानंतर तो राहतो जगतो व्यवहार करतो तुमच्या सारखा व्यवहार करतो तो हे श्रमणी ऐकतो आहे तोही डोळ्याने पाहतो पायाने चालतो निद्रेचे मधुपतीला स्वरूपाला प्राप्त झालेला असं म्हणे झाल्यानंतर माणूस मेला जीवनमुक्ती मानायची नाही ना हे विदेहमुक्ती एकदा स्वतः पंचदशी का स्वतः म्हणतात विद्यारण्य स्वामी रोगे हा, हा एक प्रकारचा रोग होईल हा कशाने हा ब्लड प्रेशर हा कर्करोग हा ब्रा तत्वज्ञान होणं हा एक प्रकारचा रोग होईल म्हणून तत्वज्ञानानंतर तो मरतो ही गोष्ट चुकीची जी। जीवन का असतो म्हणजे जीवन आणि मुक्ती असं संभवणी आहे मी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगणार होतो कितका म्हणे महापात की पती तो होती जीवनमुक्ती वेळा मात्र याच्याबद्दल चर्चा भार पण दादानी दात्यांनी हाच पाठ मानून जीवनमुक्तीची संगती मानली पाहिजे असं स्पष्ट रीतीने प्रतिपादन केलं त्यात काही मंडळी अशी होती नाही म्हणले आम्ही हे मानणारच नाही असं गुरुजींच्या समोर श्रवणात बसलेल्या श्रोत्यांच्या काही श्रोते गुरुजी म्हणले ग तू तुला तुझ्या गुरुला ओळखून तुझ्या गुरुच्या गुरुला ओळखतो तेव्हा कसं म्हणणे मला माहितीये तू काय मला सांगते म्हणले सत्व ज्ञान तुला पटलं तर ऐकण्याचं ऐकून हाच पाठ बरोबर आहे म्हणायचे गुरु मी म्हणाले तू आता गाथा घेऊन आला मी त्या लोकांची बाडा हस्तलिखित होती ती पाहिले त्याच्यावरून मी पाठ केल्याचं म्हणायचे कारण तिथे ऐसे आचे हेळा मात्र असाही पाठ आहे ज्याला जसं पाहिजे तसं घ्या मला काही सांगत नाही मी जीवनमुक्ती हा पाठ त्यातला घेणारा माणूस आहे तेव्हा आपलं आयुष्य पूर्ण पडणार नाही एवढी लक्षणं शास्त्रामध्ये प्रतिपादन केली पण त्यातली काही महत्वाची लक्षणं जाता जाता आपल्याला सांगायची आहे जीवनमुक्ती ही अवश्य मांडली पाहिजे आतापर्यंत केलेल्या कृतीच्या वचनावरून वचनावरून स्मृती ग्रंथवरून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ते चालतेनावरून पाहिजे त्यांच्या अनुभवावरून जीवनमुक्ती मानली पाहिजे ही गोष्ट निश्चित त्याच्या लक्षणापैकी काही लक्षणं ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये मागे संचित कर्म संपलेला आणखीन गोष्ट अशी आहे जो परमात्मा त्याला पाहिला असताना साक्षात झाला असताना काय घडत विद्यते हृदय ग्रंथि चित्त आणि अचित यांच्या विषयीचा जो एकत्व निश्चय हीच गुण एक प्रकारची ग्रंथी नो शयामायविषयक मोरूक जेवढे सर्व कोणताही शुल्लक संदेह निमाले जुजेपण अशी स्थिती त्याला प्राप्त होते हा त्या म्हणण्यात तात्पर्यंत कर्माने त्याची कर्म संपलेली असतात असं लिहिलेलं आहे त्याचं व्याख्यान करताना गुरुजी दादा तात्या असं करीत असत की कर्म संपून जातात म्हणजे कसे तर संचित कर्म जे आहे ते त्याच जळून राहत ज्ञानाग्नीचा असा काही विलक्षण प्रभाव आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो मेदी पाप पुण्या संचितातलं पाप असो पुण्या असो त्या ज्ञानाग्निने संपूर्ण भस्मरूप हवं हा त्या ज्ञानाग्नीचा प्रभाव आहे कर्म असं सगळ्यांनी संशो असं व्यासांच म्हणणं उत्तर पूर्वा घाश तद्व्यपदेशात असं सूत्र तदधिगमी मात्मा प्राप्ती त्या परमेश्वराची प्राप्ती झाली असताना साक्षात पूर्व आणि उत्तर म्हणजे आणि पुढचं जे आहे त्याचा अश्लेष म्हणजे संबंध घटत नाही लागत नाही याच भाषांतर स्वतः शंकराचार्यांनी पण केलं ते सुखमास्यता परत समा ध्ये पूर्णत्मागित लागत नाही प्रारब्धंतु आणि प्रारब्ध कर्म जे आहे उच्चताम ते प्रारभ कर्म कंसातल्याच लोकदृष्टीने भोगतो स्वदृष्टीने नाही लोकदृष्टीने उच्चता आणि प्रारंभावशेष संपल्यानंतर शिवन मुक्ती आणि विदेव मुक्ती हे दोनच प्रकार संभवतात त्यात हे एक महत्वाने लक्षात ठेवायचं कि त्याला पुढचं कर्म शिवने स्पर्श करीत तुकाराम महाराजांनी याचं भाषांतर असं केलेलं आहे मागील परिहार पुढे नाही शीण झाली आदर्शन एक वेळा मागील परिहार हे संपलेले जे आहे कर्म ते त्याला शिवत नाही म्हणून त्याला त्याचा शीण होत नाही अशी जीवनमुक्ती असते हा एक दुसरा अर्थ असा आहे याच्यामध्ये लक्षण कि देह असताना देह तादात्म रित ब्रह्मावस्थान जीवनमुक्ती आणि देह रहित ब्रह्मावस्थान क्विह एकामध्ये देह नाही भक्ताचे आईलपण नाही माझे पहिलं पण ठाई अनादे जी ऐक्य आहे तेच निवडे व्यवस्था ययाची नाव चौथा पुरुषार्थ हो। या ब्रह्मत्वासी पाहतो हे ब्रह्मत्व ब्रह्मत म्हणजे म्हणतो की चौथा पुरुष झालेला देह तादाती पूर्ण त्याची निवृत्त झाली आहे त्याला आरंभी पर्व आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्यात ब्रह्मज तादात्म्य निवृत्त झालेलं आहे फक्त लोकदृष्टीने कर्मज तादात्म्य शिल्लक राहिले सहज तादात्म्य चिदाभास आहे त्याच्या हृदयामध्ये तुमच्या हृदयात सिद्धा भास आहे त्याच्या हृदयात सिद्धा भास आहे त्या ज्ञानीपुरुषाच्या एकंदर जीवनाचा आपण विचार करू लागलो त्याचं कर्म जे नाही आपलं कर्म दादात नाही पण कर्मचे त्याला नाही ते आपल्याला आहे त्याला नाही म्हणून तो कृतार्थ तेव्हा आणखीन एक लक्षण सांगताय स्वस्वरूपाविषयी ज्याला आवरण जीवनमुक्त जिवंत आहे हे तर जीवन शब्दाचा अर्थ तो तो आहे पण जिवंत असून ज्याला देह तादात्म्य हे जस लक्षात ठेवायचं हो त्याबरोबरच हे दुसरे लक्षात ठेवायचे की तो जिवंत आहे पण आत्मस्वरूपाविषयी आवरण अनावृत स्वरूपात आहे म्हणून तो श्री गुरुला ईश्वर स्वरूप समजलं जातं गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर एकच कारण ज्याप्रमाणे ईश्वर स्वस्वरूपाविषयी आवरण रहित आहे त्याप्रमाणे हा ज्ञानीपुरुष स्वस्वरूपाविषयी आवरण रहित आहे म्हणून या ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्त असं म्हटलं जातं त्याला ईश्वर हे संज्ञा दिली जाते हा त्यातला आपल्या चित्तामध्ये नित्य प्राप्त, प्राप्त असलेला उपलब्ध असला पण अज्ञानामुळे काही विस्मरणामुळे अप्राप्तवत झालेला बोध अभिव्यक्त करतो ब्रह्मदेव आहे प्राप्त झालेल्या या बोधाचं परिपालन करण्याचा सांगतो त्याच्याविषयी आपल्याला तो उपदेश करतो त्याच्यात मदत करतो तो विष्णू आहे आणि अज्ञान निवृत्ती करण्याच्या दृष्टीने माया कुंजराला निवृत्त करण्याच्या दृष्टीने तो स्वतः रुद्र स्वरूप आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या रूपाने हा महात्मा असल्या कारणाने त्याला ईश्वर स्वरूप समजलं जातं किंवा या महापुरुषाची केलेली पूजा ही ईश्वराची पूजा किंवा तुकाराम पुणा पुणा महाराजांनी कसं लिहिलंय तुला म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची सेवा केली देवा पावे इतकी त्या महापुरुषाची योग्यता असल्या कारणाने देवही प्रसंगाने असं म्हणतो की असा जो ज्ञानी पुरुष आहे की जो तत्वज्ञानानंतर ज्ञानी होऊन माझ्या भक्तीमध्ये प्रवृत्त होतो मला तर असं वाटत याही वरी पार्था माझ्या भजनी असता त्या माथा मुकुट करी त्याला माझ्या मस्तकावरचा मुकुट करतो असं स्वतः देव हे म्हणतात किंवा देव इच्छे रिमाती धावत चालत मागे मागे असा ज्ञानी असल्या कारणाने या ज्ञानी आत्मस्वरूपाविषयीच आवरण नसतं हे गोष्ट कायम घेण्यात गोष्ट सहजी लक्षात येण्यासारखी नाही जाणण्या आपण स्वतः शास्त्रसंस्कार संपन्न होऊन दीर्घकाल त्यांच्या सहवासात सद्बुद्धीने दुर्बुद्धीने राहणारे जगात लोक पुष्कळ आहेत राहून उडीवा बघायच्या आणि बघून त्याचा दुरुपयोग करायचा अशा लोकांची संख्या रगड आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही प्रपंचात आणि परमार्थात अशी संख्या फार आणखी आहे तेव्हा विचार करून मनुष्य कधी चालूच शकणार नाही धारणत चांगल्याकडे बघूनच जगायचं असतं समाजामध्ये सगळी चांगली असतात चार चांगले असतात त्याच्या आधारावर हे सगळं चाललेलं असतं तशातलाच हा प्रकार आहे तेव्हा स्वस्वरूप स्थितीला पाहिलेला असतो असतो असा आवरणित असलेला जो महात्मा त्यावर संगतीमध्ये आपण सद्बुद्धीने या सांगितलेल्या लक्षणावरून कालांतराने समजणे हा बोधवान आहे असे समजणे समजवणी आहे असं दादा कारण बोध हा बोधाला कधी विषय होत नाही वाईट मिळाला दुर्दैवाने शब्द सांगितला त्याचा अर्थच असा की दुर्दैव त्याचं त्याला काही नाही मी काल एका मुलाला उपदेश करीत होतो की माणसानं चांगलं वागलं पाहिजे चांगलं वागण्याचं काय म्हणलं म्हणजे आणि म्हणजे असं की साधूला एखाद्या चांगल्या पुरुषाला विचारावं चांगलं काय मग तो चांगलं सांगतो त्याप्रमाणे कोण वागायचं त्याला चांगलं वागणं म्हणतात तो काय म्हणला कळगल मला सांगणाऱ्यानं समजा वाईक सांगितलं तर काय काय म्हणला सांगणाऱ्यानं जर चुकीच सांगितलं तर काय करायचं अरे अशालाच विचारायचं की जो चुकीच सांगणार नाही अशालाच विचारायचं की जो चुकीचं सांगणार नाही मग त्याच्याकरता भगवंत आपलं मनोबत इथेच घेऊन ठेवलंय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्या म्हणून अनुभव लिहिलाय त्या ग्रंथाला धरून जे सांगता त्यांचा म्हणजे एवढं सांगायचं किशित सामान्य मुलालाही संभव नये सांगणाऱ्या दुर्दैवी समजायचं त्याला कायदे सर करायचं त्याला महान पुण्यही लागते चांगला उपदेश भेटायला अतिव जन्माची पुण्यही लागते कदाचित भेटलाय तरी त्याच्यावर साधोत्व बुद्धी होत नाही बाबा न तुम्हाला दुर्लभत्व सांगायचं त्या श्लोकामध्ये असं दुर्लभितुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमत्व महापुरुष संश्रया मनुष्यजन्म मिळणं अवघड त्यात मुम्खत्व निर्माण होणं अवघड आणि महापुरुषाचा संशय त्याहून अवघड महापुरुषाचा संशय म्हणजे तिथे राहणं हा संशय नव्हे महापुरुषांच्या जवळ राहणारे लोक रगड आहेत एखादा बैल लायक राहायला काय हा माणूस राहायला काय त्याच्यामध्ये फार फरक नाही जर आत्मस्वरूपाचा आणि देवाच्या पाया पडतात तरी असं समजतात मनात की आम्ही देवावर उपकार करतो तो देवावर आमचे उपकार आहेत आम्ही देवाच्या पाया पडतो मग साधूंच्या आम्ही पाया पडतो आमचे त्यांच्यावर उपकार आहेत आम्ही जर त्यांच्या पाया पडले ना साधू कसले म्हणजे जरा असं वाटतं की माझ्या पाया पडण्याने त्याला साधुत्व आहे त्याच साधुत्व माझ्या पाया पडण्याने सार्थ आहे असं घडत नाही त्यानं ही अतिशय चुकीची समजूत आहे पण अशा समजुतीचे लोक आहेत त्याच साधुत्व तुझ्यावर अवलंबून नाही बाबा त्याच साधोत्व कोणावरही अवलंबून आता आपण ऐकले ना आम्हाला गे गुरुदेवे आम्हीच केलो आम्ही आम्हीच आहोत अशा स्थितीला पावल्या जरुष्या नम या कशा अजून भ्रांती म्हणजे काय शोधायची असते हे जवळ येणाऱ्या भ्रांती लक्षात ठेवली कोणाची कशामुळे काय भ्रांती होईल का हे सांगता येत नाही आपलं तुम्ही लक्षातच ठेवायला दुसरं काय मिळतो नका <laughs> ठेव आग्रह थोडाच आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऐकावं असं आपल्याला मला सांगितलं चिंतन माझ्या लवकर मी सांग सांगण्याचा ता तात्पर्य अर्थ असा आहे की साधूत्व बुद्धी होणार ते अवघड करायचे म्हणजे काय पहिल्यांदा तिथे त्यांची प्राप्ती होणं अवघड प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याविषयी साधूत्व बुद्धी होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे साधूच्या पोटी जन्माला आलेली त्यांची मुलं पाहिली आहेत की त्याची त्याच्यावर साधूत्व बुद्धी होतो संतांची आत्मनती संत अशीच म्हणण्याची शेवटी वेळे संतची जर समजा ग्रहस्थाश्रमातली दुसरा त्याच्या बायकोची कोणाची साधुत्व बुद्धी होती म्हणून एक गोष्ट तुम्हाला अंतरंगातली मी अनुभवाने तुम्हाला सांगतो तुम्ही तत्वज्ञान जर कधी तुम्हाला सांगायची वेळ आली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या नातेवाईकाला तत्वज्ञान सांगा कोणालाही सांगा एखाद्या राक्षसाला बसून सांगा एखाद्या वेळेला परवडेल पण पर नातेवाईकाला सांगू नका त्यातल्या त्या जवळची आई वडील पत्नी बंधू यांना तर अजिबात चुकून सुद्धा सांगू नका तुम्ही का सांगू नका त्यांची तुमच्यावर साधो तो बुद्धी एवढा ही अति दुर्म दुर्मिळ गोष्ट आहे समजा साधूत्व बुद्धी झाली तर त्याच्यासारखा उद्धाराला मार्ग नाही अतिशय सोपा मार्ग झाला साधूची भेट व्हावी आणि त्याच्यावर आपली साधूत्व बुद्धी व्हावी त्याच्या अव्यवहित उत्तरक्षणी बोध होतो त्यानंतर त्याला काही फार वेळ लागत नाही त्याचं कारण आपण तेवढ्या तयारीने गेलेले आहोतच अधिकारी तो अधिकारी आहेच आहे साधुत्व बुद्धीची दुर्मिळता होती ती झाली त्याच्यापुढे काय साधूत्व बुद्धी होऊ नये त्याच्या अवघड गोष्टाची कि त्या साधूच्या संगतीत राहून साधूत्व बुद्धी दीर्घकाळपर्यंत कायम ठेवून आम्हाला विद्यार्थी भेटतात म्हणतात महाराज आम्ही तुमचं ऐकायचं ठरलं असं माझं मोठं पालक असला बैजा मला आत्ता भेटला नाही तू भेटलास साक्षात खरोखरी मला तू देवन भेटलाय अगदी मावलीच मला कारण माझं ऐकतो म्हणतो त्यापेक्षा अजून काय असावं किती वेळ माझा ऐकतो म्हणतो क्षणभर म्हणजे बारा वर्ष ऐकलं तरी क्षणभरच छटेल तो काय म्हणतो शेवटी एवढंच माझं ठरलंय की फक्त तुमचं मला अनुकूल असावं कोण माहीत आहे की आपला गुरु आपल्याला प्रतिकूल सांगत असताना सुद्धा काही माझी बुद्धी ठरली आता बदल होणार असा अपवाद लक्षात आहे नाही असं आपण समजू नका मला ते तुम्हाला दुसऱ्या बाजूने सांगणार असे जगात लोक आहेत की सांगा प्रतिकूल सांगा पण आम्हाला ते वंदनीय डोंगर ना वाहती नदी ना ठीक डोंगर वाहती नदी जाटकत नाही वाहती नदी स्थिर आहे बरं ठीक आहे स्थिर आहे त्यात काय म्हणजे तसा निर्धार करणार कुणीवून सांगायला की हे असं समजायचं हो ते काय एक बाई एकीकडे एका निर्धाराने बघत असते तर अजोग एकीकडे एका निर्धाराने वागत असते बुद्धिमंताची माळ लागली आहे एकट्या बाईची बुद्धी एका बघूया तर एकटे बाईची बुद्धी गोवाला ऐकत नाही असाच अनुभव असतात हिरवले भेटले ते म्हणते माझा विश्वास आहे माझ्या माझ्या कार्यक्रमावर माझा भरवसाहे याप्रमाणे जगाचं कल्याण व्हायचं म्हणजे त्याचं ठाण बेवं ठेवणार आहे असू शकतात तुमच्या मतोश्री ताईंचा मला अनुभव आहे प्रवृत्त झाल्या कोणाचं ऐकत नव्हतं त्या म्हणायचे मी एकटे एकीकडे सारा जग एक इकडे होऊ दे बोलून चलून बाई आहे म्हणजे तुला लक्षात नाही बाई इरेला पेटली म्हणजे ते कोणाच ऐकत नाही म्हणायला आपल्या स्वतःचा अनुभव सांगत असं ज्ञान कुणीतरी बाई ही बोललेली नाही ही ब्रह्मवेता विदुषा होती ब्रह्मस्थितीला पावलेली ही एक विदुषा साधवी स्त्री जिला अगदी औपनिषदित स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ती गार्गी जशी होती तशा योग्य तिला पावलेल्या दादांच्या येऊन विचारावं गुरुजींच्या येऊन विचाराव की ताई मी बोललो खरा पण तुम्हाला आवडलं का हे बरोबर आहे का त्याचा निर्णय सांगण्याची निर्वाळा सांगण्याची ज्यांची योग्यता होती ती माता मला सांगत होती की बार बाईला पेटली म्हणजे हा असं आहे तुम्ही कल्पना पहा काही लाज लज्जा सगळं सोडून वागत बाया एकदा वागायचं ठरलं तुम्हाला लाज वाटेल पुन्हा बाईला वाटणार नाही तुम्हाला एखाद्या लाज वाटेल तर नाहीतरी लज्जा मर्यादित ना आपली तुम्ही निर्लज त्या मनाचे मर्यादित आहे स्त्रीची लज्जही मर्यादित नाही निर्लज्जता तिची मर्यादा नाही दोन्ही गोष्टी तिच्या टोकाला पोहोचलेल्या असतात स्त्री म्हणजे सगळ्या गुणांचा टोकाचा आदर्श <laughs> अगदी याच लक्षात ठेवा स्त्री जर बोधवत झाली तर तिच्यासारखा बोधवत नाही तरी बोधवान होत्या एका महात्म्याला आदेश येत होता त्या आदेशाबद्दल बरं प्रकरण गाजलं <coughs> पूर्वाश्रमात महाराज ही स्वामी होते <laughs> प्रकरण झालं गाजलं इथे म्हणले त्याला युदी माझ्यासुद्धा मी तुला सांगते म्हणले मला आधीच आलाय काय त्या महामूर्य मी सांगते म्हणले त्याला काय म्हणले कधी श्रीखर बोलला म्हणजे काय आवडत आवडायचं कारण आहे अरे मी सांगण्याचा तात्पर्य असा की एकदा जर बाईटली तर बोधाच्या दृष्टीने निर्धार हे तुम्हाला प्राप्त झाला असल्या कारणाने त्या महापुरुषाच्या संगतीत राहायचं आपला निर्धार एवढा ठेवायचा काय निघतो त्यांच्या संगतीत राहतो त्यांच्यावर बुद्धी ठेवतो प्रतिकूल अनुकूल सगळं ऐकतो ऐकतो या शब्दाचा अर्थ सगळा अनुकूलच नव्हे प्रतिकूलच विष वीश बर विष तर काय होईल अनुकूल बराज्य बरा, शास्त्र म्हणले जे सांडावी ते राज्य अनुकूल टाकून द्यावं विष प्रतिकूल तेही घ्यावे विषही ते कधीतरी महा हो महा त्या महापुरुषाची आपल्यावर कृपा होते दीर्घ आयुष्य दोघाला लाभलेला असतात आणि त्या महापुरुषाच्या संगतीत राहून वस्तुपाठ त्या बोधाचे गिरवतो आणि त्यावेळी त्या महापुरुषाचा असा संतोषाने नि उद्गार निघतो बन ग या छान त्या महापुरुषाच्या देखत आपण त्या शास्त्रसंपन्न आचाराने आचाराने संपन्न होण हे महापुरुषाच्या संशयाच पूर्ण व्याख्यान म्हणजे मनन करणं साक्षातकाराला संपन्न होणं म्हणजे साक्षात्कार संपन्न होऊन साक्षात संत जीवन संतांच्या संगतीत जगणं हे आपण जीवनमुक्त होणं थोड्या जीवनमुक्त जीवन महापुरुषांच्या जवळ जाऊन आपण जीवनमुक्त होणं त्याचं महापुरुष संशय या ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे मी गुरुंच्या संगतीत राहतो गुरूंच्या सारखं मनोगताप्रमाणे वागायचं हे बहिरंग सोडून द्यावी सेवा वगैरे सगळे ठीक आहे बराय हे साधन आहे असं सा अंतरंग साधन असं आहे की त्या महापुरुषाला खरच आपण भेटून जाऊन विचारून तुझं कल्याण होणार नाही तुझं कल्याण संपादन करायचं असेल तर मी सांगतो तसं सा तू बोधमान वेल असं एकदा तरी खरा महापुरुष सांगत असतो खरं तर त्याने सदा सांगावं सांगतही असेल एखादा एक एकदा तरी तो सांगतो एवढी गोष्ट खरी की माझं हे मनोगत नाही माझं हे मनोगत आहे म्हणून त्या मनोगताप्रमाणे आपण संपन्न होणं हे खरी त्या महापुरुषाची सेवा आहे त्याला म्हणायचं महापुरुष संश्रया महापुरुषाच्या संश्रयामध्ये आश्रयामध्ये महापुरुष होणं हे त्या संशयाचं लक्षण आहे तो ज्या बोगाने अनावृत आहे ना तो आपण अनावृत याबाबत अनेक प्रमाण आपल्याला सांगता येईल हे एक लक्षात ठेवायचं आणखीन एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की असा ज्ञानी पुरुष जगामध्ये असणं एकंदर मानव समाजाच्या भाग्यात असा महापुरुष असतो एका चा हे एका गावाचं म्हणत नाही मी राष्ट्रीय संत म्हणत नाही प्रांतिक संतांचं वर्णन चाललं नाही हे वैश्विक संतच मी तुम्हाला वर्णन सांग मानव समाज म्हणून जेवढा आहे तेवढ्या सगळ्यांचं परम असा एक मानव महामानव मानवात असणं हे एकंदर मानव समाजाचं भाग्य नौली प्रार्थना असे असा एखादा महामानव जर मानवात असणं महाभाग्याचं लक्षण असेल तर असा महामानवांचा एक समूह हो त्या समूह हो ईश्वर निष्ठांची मांदिया भूतांच्या समूह अवतीर्ण व्हावाय तेव्हा असा महामानव ते लक्षण आहे मानव समाज कारण ही लिहिलेली वचन काय करणार आहोत या वचनाला जर वस्तुत्व कधी नसेलच अज्ञान शब्द आणि ज्ञान शब्द जसं महाराजांनी लिहिले की वस्तुत्व आणि आत्तत्व नसल्या कारणाने व्यक्त आहे त्याप्रमाणे संतांची सांगितलेली ही लखणं किंवा ज्ञाना ज्ञाना तीच सांगितलेली ही ब्रह्मात्र स्थिती हे जर नुसते अर्धोपत्रीच नाचणार असेल तर त्याला पूर्ण करत तुम्ही काही त्याचं महत्व राहणार या सगळ्या ज्ञानीपुरुषाच्या वर्णनाला महत्व का आलं त्यामुळे आलं की असा एक महापुरुष असू शकतो ही अनुभव येऊ शकते ज्ञानेश्वर महाराज स्वतः या अवस्थेला पावले काय वाकृत्त झाले त्याला प्राप्त होऊन बोलले म्हणून साधू संतांच्या वचनामध्ये अनुभूती नावाचा गुण हा जास्त महत्वाचा जेवढे वाङ्मयात गुण आहेत ना ते सगळे गुण साधू संतांच्या वाङमयात असतात प्रसाद बोज हे असत त्याला काय मोठं महत्व हे गुण पाया लागून येत अनुभूती नावाचा आहे हे गोष्ट लक्षात ठेवा तू का म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगे शब्द कुणा अनुभव आहे लिहिला माझा अनुभव हा अंगाने माझा आवरच अनुभव आहे माझा अनुभव दत्तक नाही आम्ही सुद्धा लोकांना अनुभवातच बोलतो आम्ही कधी चुकीच बोलत नाही आम्हाला येऊन विचारतो का महाराज म्हणजे तुमचा अनुभव का आमचा अनुभव मी मी तुला काय म्हणत तू का म्हणे तू का म्हणे म्हणत होत म्हणजे मी ना म्हणे तुकारा महाराजांचा अनुभव होता मी तो दत्त घेऊन तुला सांगायला लागलो माझ्या गुरुंचा अनुभव होता तो मी दत्त घेऊन तुला सांगायला लागले मला अनुभव आला नाही काय असा अनुभव मला सांगत नाही माझा अनुभव आहे अंगे माझा अवरस अनुभव मला ही गोष्ट स्वतःला प्रत्ययाला आलेली आहे एक लक्षात ठेवा हो की महात्मा मला हा अनुभव आलाय असा सगळ्याला सांगत नाही एक गांगोराव पिकत नसतं असं ते प्रसन्न होतो एखादा असा तो तो हो आपला अनुभव सांगून जातो किंवा संत जीवनाचं जर दर्शन कधी मानवाला घडलंच नसतं तर या सगळ्या संत जीवन शब्दाला व त्या लक्षणाला सगळ्याला वैयक्त साधू पुरुषाच्या जीवनाने याला सार्थकता आहे साधू पुरुषाच्या जीवनानेही असं दर्शनकडे नसतं त्याच याला आहार्य ज्ञान असं म्हणायचं युद्ध निर्धार सुद्धा सांगायचं आहार्य ज्ञान म्हणून आपण लक्षात ठेव अमानित्व मदमित्व महिंसा शांतिराजवम आचार्य उपासा शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रहा या श्लोकापासून जी अठरा लक्षणं भगवंतानी सांगितली ती सगळी लक्षणं म्हणजे आहार्य ज्ञानाचीही लक्षणं आहे आणि आहार्य ज्ञान असं सा माणसाला होणं यावरून जीवनमुक्तीचा विषय आपण अवश्य मानला पाहिजे याबाबत बराच वाढ विस्तार आहे एवढा वाढ विस्तार या प्रकरणाचं अवतरण म्हणून प्रेक्षा आहे याच्याविषयीचा आणखी काही व्हा आपल्याला करायचा असला तर आपण प्रसंगाने त्या ओळीच्या आधाराने आणि एवढं एवढ्या प्रकरणाचं चिंतन संपल्यानंतरही काही राहिलं तो प्रकरणाच्या शेवटी या ज्ञानी पुरुषाविषयी किंवा जीवनमुक्त पुरुषाविषयी विचार करू तोरा सेवळा सांगू आपण थांबू गुंडली पुराधरी कवनेगिरी नानदेवता मीन चले चले गुंडली पुराधरी कवनेगिरी साखरेच्या साथीला बोल हरी बोल ऐ हरी बोल हरी जीवनमुक्त दशा कथ काल आपण जीवन मुक्ती हे संभवनीय अवश्य मानली पाहिजे संपूर्ण अध्यात्मशास्त्राला जर आपण असा प्रश्न विचारला कि हे अध्यात्मशास्त्र कशासाठी याचा अंतिम प्रयोजन काय तर त्याचा अंतिम प्रयोजन आहे जीवनमुक्त दशा मनुष्याला प्राप्त होणं हे त्याचं अंतिम प्रयोजन त्याच कारण मानवी शरीर शरीर, शरीर म्हटलं की शरीराचा एक नियम यत्र यत्र शरीरं, तत्र तत्र दुःख ही काही व्याप्ती तिथे बाधित होत देवाजी त्यांची जरी शरीर घेतली तरी दादानी असं लिहिले तिथे कि त्यांना सुद्धा आपल्यापेक्षा वरचड ऐश्वर पाहून दुःख होत असल्याचं दिसून येतं याचा अर्थ असा कि तिथे दुःख आहे लोक लोकांतरामध्ये मनुष्य गेला म्हणजे कदाचित सुखाची अतिशयता असल्यामुळे त्या मध्ये दुःख कोणत्याही प्रकारच नसल्यामुळे कदाचित माणसाला असं वाटेल किती अवस्था मानवी जीवनातले अंतिम समजावे पण असं नाही त्याच कारण तिथे जरी दुःख नसलं तरी दुःखाच बीज आहे मनुष्य देहामध्ये व इतर सर्व योनी मध्ये देह आहे दुःख आहे आणि दुःखाचं बीज आहे ती योनी अशी कि दिव्य देह दिव्य भोग असं असल्या तिथे दुःख नाही पण दुःखाचं बीज आहे आणि तत्वज्ञानी पुरुष याचा जर आपण विचार करू लागलो तर कदाचित दुःख असेल पण दुःखाचं बीज नसेल हे त्याच वैशिष्ट्य आहे कदाचित म्हणण्याचा अर्थ असाय अपवाद आहे सगळे कसे असतात असा त्याचा अर्थ नाही कदाचित पण दुःख बीज नाही ब्रह्म असाय की नाही दुःखाचं बीज आहे म्हणजे अशा एकंदर अवस्थांचा जर आपण विचार केला आपल्याला असं दिसून येईल की शरीर म्हटलं की दुःख हे असणारिहार्य <coughs> यत्र यत्र दत्र दत्र या दुःखाची निवृत्ती वरतीही आत्यंतिक निवृत्ती कशी होईल मला जे सुख हवं आहे ते नित्य निरतिशय स्वरूपाचं सुख मला कसं प्राप्त होईल अशी जीवाची अनंत अनादिकाला पासून आणि ती तशाच स्वरूपाची त्या सुखाच्या प्राप्तीपर्यंत दुर्गम्य स्वरूपाने राहणार आहे कुणाची तीव्र रूपात असेल सामान्य रूपात असेल वेगळीची मात्र गोष्ट अपरिहार्य या <coughs> मानवी जीवनामध्ये <coughs> किंवा मा एकंदर जीवांचा विचार केला असता हा ब्रह्मस्तंभ पर्यंत सगळ्याचा विचार करतात आपल्या असं दिसून येईल कि कोणाचही जीवन पूर्णतेला पावलेलं नाही कोणाचही जीवन पूर्ण नाही आणि माझं पूर्ण उपनिषदा असा आहे किंवा आतापर्यंत आपण या अनुभवामृताचा विचार केला असता आपल्याला असं दिसून येईल उपनिषदाचा सर्वात महत्वाचा सिद्धांत <coughs> त्या सिद्धांतामध्ये जसा आजादांत महत्वते हैं सिद्धांत जो पसंद व्यवहार मधे जो विचार कराएल <laughs> कितीही मोठी संपत्ती मिळवली कितीही मोठी संतती असली कितीही मनुष्या जवळ विधवत्ता विनाशी असल्या कारणाने त्या <coughs> विनाशामुळे माणसाचं जीवन अपूर्ण असं करण्यात कधी ना कधी तरी मनुष्याला त्या अपूर्णतेची जाण होते ती जाण जर झाली त्याला सुखद होत नाही त्याला दुःखच होत असतो विचार केला असता असल्या <laughs> असे दोन्ही संपत्ती असो संतती असो सत्ता असो हा विधवत्ता असो त्या विधवत्ते काही श्रीमंत शरीर म्हटलं की तिथे दुःख हे अपरिहार्य तिने असणारच असं ज्याचं वर्णन सांगितलं त्या शरीराच्या आश्रयाने या सगळ्या गोष्टी राहते संतती तरी शरीराच्या आश्रयाने राहते संतती तरी शरीराच्या आश्रयाने राहते विधवत्ता तरी शरीराच्या आश्रयाने राहते सत्ता तरी शरीराच्या आश्रयाने राहते म्हणून हे सगळ्यांमध्ये महत्वाचं आहे सगळ्या संपत्तीमध्ये शरीर ही पहिली संपत्ती शरीर जर संपत्ती नसेल तर पुढच्या कोणत्याही संपत्तीचा माणूस उपभोग घेऊ शकत नाही त्या संपत्तीचा त्याला उपयोग होत नाही गुरुजी <coughs> म्हणत असत अतिशय मोठी संपत्ती पण शेडचीला जर माथास्कळ असेल शेचा तर काय त्याचा उपयोग होत संपत्तीने त्याने तेन, संपत्तीला उपभोगाचा देश नाही त्याच्यामुळे काय उपयोग काय काही माणसं चेंगट एवढे आहेत तर रोगी रोगी म्हणून तो उपभोग घेऊ शकत नाही हा का उपभोग घेऊ शकत नाही चेंगट अतिशय उपभोगायच म्हणजे स्वतःला उपभोग घ्यायची प्रवृत्ती नाही म्हणते दुसऱ्याला द्यायची तर गोष्ट सोडून ना उद्या काढू नका कर्मव्यवस्था जे सांगते ना <laughs> न, ते कित्येक वेळा असं वाटते की खरंय कर्मविसना <laughs> वासा प्रकार जगामध्ये आढळत येतो सारा अभिप्राय या सर्व गोष्टी शरीराच्या आधाराने राहतात शरीराचा स्वभाव असा आहे कि शरीर कधी स्वत विनाशाला पावत कधी परत विनाशाला पावत आणि कधी आश्रय नाशाने विनाशाला पावत हे का वारले का म्हणले वा कायुष्य म्हणजे काय आयुष्य संप मातारपण स्वत नाश होतो त्याला किती तुम्ही ठेवायचं ठरवलं तर राहणार बागड़ी इतकी नाजूक असते की सोलाची भांडी धोताना कुठे झणत होताना कधी झगडबिघड लागला काही गोष्ट थोडी जोराची लागली लगेच पिस्तात मग बांगड्या जशा पिसतात अतिशय नाजूक डोकास चालवलं की मोठी चांगली तिजोरी तयार केली जाणारी पिचणारी बांगडी दीर्घकाळ ठेवण्याची व्यवस्था करता येईल पण शरीराला दीर्घकाळ ठेवण्याची व्यवस्था आपण करू शकत नाही कारण ते स्वभावत नाशिम असल्या कारणाने देह स्वतः नाश पाव परत नाश पावतो शस्त्र आहे पाणी आहे अनेक तऱ्हेने अग्नी आहे परत नाश पावतो आश्रय नाशाने नाश पावतो आपण ज्यावेळी गाडीत मोटारीत विमानात सायकलवर कशा वेळीला इकडे आपण फिरत पण मोटारच जर नष्ट झाली तर मोटारीच्या आश्रयावर राहणार शरीर नष्ट होणार म्हणून शरीराचा आश्रय नाशानेही नाश होतो असं लक्षात ठेव नाश होत असल्या कारणाने शरीराच्या आधारावर राहणारी संपत्ती संतती सत्ता किंवा विधवत्ता या गोष्टी कितीही मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या तरी त्याही कधीतरी विनाश पाहणार त्याचा आश्चर्य नष्ट होणार म्हणून म्हणजे त्यामुळे माणसाच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त होत नाही हा त्यातला सारा आहे चुक साधक तो, दा नाही पण वैराज्य वृत्ती विवेकाजन्य अशी जबरदस्त स्वरूपाची निर्माण झाली कि ब्रम्हदेवापर्यंतच्या भोगाच्या त्यागाची इच्छा निर्माण झाली म्हणून वैराग्य हे वैराग्य हे चार आणि दोन आणि पै पा असा हिशेब त्याच्यामध्ये करता येत नाही असा करण्याचा प्रघात हल्ली बड्या लोकांच्या मध्ये सुरू आहे किती प्रमाणामध्ये किल्ला भ्रष्टाचार दुराचार हिंसाचार हा त्या वैराग्याच्या पोटात सामवू शकेल असं कोणतं माप आहे की ज्या मापांनी मापलेले आचार हे त्या वैराग्याच्या पोटात कोणीही सांगू शकत नाही उलट साधू संतांनी असीम स्वरूपाच वैराग्याचं जे <coughs> महत्व सांगितले किंवा त्याचं जे असं असीम म्हणून स्वरूप सांगितलं त्या स्वरूपाचा संकोच करण्याचा या लोकांना कोणालाही अधिकार नाही पदे ते कशासाठी लिहिले त्याचं म्हणे आम्हा त्याचे त्याचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्मधर्म नाशवंत कर्मजन्य धर्मापासून निर्माण होणार जे, जे पुण्य अर्थात सुख ते सुख नाशवंत आहे का येत अनित्तम हे साधकाच लक्षण आहे की वैराग्य नावाची एक स्वयंपूर्ण दुर्गम्य स्वरूपाची इच्छा निर्माण होते की जी ब्रह्मानंदाच्या प्राप्तीशिवाय कधी थांबवतच नाही आणि ती असीम स्वरूपाची असते असं आपण लक्षात घेतलं तर ब्रह्मदेवाविषयी व त्याच्या ऐश्वर्याविषयी त्या मुख्य मनात वैराग्य असत त्याच कारण ता ते जीवनही अपूर्ण तेही जीवन अपूर्ण जगामध्ये एकच मार्ग आहे की मार्गाने माणसाचं जीवन परिपूर्ण होऊ शकतं तो मार्ग म्हणजे तत्वज्ञान हा दोय बोधाने मनुष्याचं जीवन परिपूर्ण होऊ शकत असं उपनिषद असं सांगितलं दर्शन यावून आतील असं जे ठळटळीत एकमेव अद्वितीय स्वरूप आहे चित्रगणमध्ये जो चिदादित्य उदयाला आलेला आहे त्यात जीवन परिपूर्ण स्वरूपाचं आहे त्याच जीवन सफल आहे फिर माणसाचं जीवन परिपूर्ण आणि हो बाकी दुसऱ्या कशानेही होत नाही बाकीची जी सगळी साधन सांगितली आहेत ती सगळी साधन तत्वज्ञानाची साधन आहे ज्ञानात एक होतो काही वल्ल असं स्वच्छ लिहून ठेवलंय कारण इतर आणि साधनांच्या मध्ये व अज्ञानामध्ये निवर्तनिवर्तक भाव किंवा बाध्य बाधक भाव नसल्या कारणाने त्यांचा काहीही उपयोग होत नाही उलट माहितीने तुला ज्ञानाने मानवी जीवन परिपूर्ण होत व परिपूर्ण जीवनच सफल समजलं जात माणस बंगला करतात त्याच्यावर लिहितात जीवन साफल्य झालं त्याच्या जीवनाचं सापल एवढ्यातच आहे So, या एका परिपूर्ण की ब्रह्मज्ञानाने अर्थात श्री गुरुना ज्यावेळेला पूर्ण श्रमून जातो त्यावेळी ते आपल्याला महावाक्य अर्थात तत्वमस्त्याने महावाक्याचा उपदेश करतात त्या महावाक्यापासून अभिव्यक्त होणार जे ज्ञान त्या ज्ञानाने मोक्ष होतो म्हणजे काय होत निवृत्तीपूर्वक मनुष्याला हा मोक्ष प्राप्त होतो म्हणजे महावाक्यजन्य तत्व नसल्याने महावाक्यजन्य जे ज्ञान हे ज्ञान खरं बोलायचं झालं तर फक्त अविद्या किंवा तत्वित आवरण निवृत्त करीत असत ब्रह्म मात्र स्वयंप्रकाश याला शास्त्राच्या परिभाषेमध्ये वृत्ती व्याप्ती आहे फलव्याप्ती नाही असं म्हटलेलं आहे जे चार अर्थ सांगितले आहेत ते चारही अर्थ या बाबतीत आपण लक्षात घ्या म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी संदेह निर्माण होणार म्हणजे तरी काय ज्ञान आणि अज्ञान यांचा जर आपण विचार करू लागलो तर महावाक्य जन्य जे ज्ञान ते अज्ञान निवृत्त करत म्हणजे त्याच्या निवृत्तीला काय करायचं शास्त्र सांगतं त्याच्या निवृत्तीला काही करायचं आणि ते अज्ञान निवृत्त झालं की ते अपुकच निवृत्त होत असत म्हणून ज्ञान आणि आज्ञान हे दोन्ही निवृत्त झाल्यानंतर काय होणार त्याला चौथ्या प्रकरणात ज्ञाना स्वरूप उभव ज्ञान शिल्लक राहणार असं स्पष्ट लिहिलंय ते ज्ञान आणि तळटळीत एकले कोण राहत असं म्हणणं काय एक अर्थ आहे किंवा या चित्रगणमध्ये आदिदादित्य उदयाला आला आहे असं म्हणणं काय एकाच अर्थात असल्या कारणाने हे जीवन परिपूर्ण सफल जीवन आहे याला ब्रह्मरूपाने अवस्थान म्हणा ब्रह्मत्व म्हणा ब्रह्मस्थिती म्हणा देहात्म्य रहीत अशी ब्रह्मस्थिती ही मागच्या प्रकरणात शेवटी चित्रगन आमरीत उदयाला येतो या ओमीने सांगितली किंवा टळटळीत एक पण राहतं या रूपाने सांगितली आणि असा पुरुष जिवंत राहतो म्हणून त्याचं नाव आहे जीवनमुक्ती हे परिपूर्ण जीवन हे सफल जीवन मानवी जीवनातलं अंतिम साध्य जीवन आहे याला संत जीवन असं म्हणतात आणि हे संत जीवन म्हणजे जीवनमुक्त पुरुषाचं जीवन आहे आणि ते जीवन आपण जगण्यासाठी या मानवी देहात आलो आहोत किंवा देवाने हे साधनं दिलेत असं आपण समजा मी याला आणखी काही नाव लाखवली तरी माझं काही म्हणणं नाही आपण भगवद्गीता जर संपूर्ण वाचली तर भगवद्गीतेचंही तात्पर्य हेच आहे भगवद्गीतेमध्ये ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना काही ठिकाणी योगयुक्त म्हणून वर्णन केले काही ठिकाणी आत्मरत म्हणून त्याच वर्णन केलं काही ठिकाणी त्याला स्वीकारिती असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी त्याला संन्यासी म्हटलेला आहे हा संन्यासी का कारण हा पूर्ण बोधाला पावला ना तळटळीत पण हेच संन्यासी त्या कैवल्याश्रम स्वामींनी एक पत्र लिहिले त्यात असं त्यांनी लिहिले संन्यासी कोणाचा नसतो व संन्यासी कोणी नसतं म्हणजे काय म्हणजे तो ब्रम्ह असतो थोडक्यात दुसरं काय सम्यक न्यासंद व्याख्या आहेत वेगवेगळ्या मी माझी आठवण विसरली त्या चांत करणं तो संन्यासी जाणं निरंतर निरंतरचा संन्यासी म्हणून त्याचं वर्णन केलं खरं संन्यासी ब्रह्म आहे खरं सांगायचं तर संन्यासी म्हणजे ब्रम्ह किंवा ब्रम्ह म्हणजे संन्यासी काही तुम्हाला त्यातलं समजत असेल तसं समजणी त्याला संन्यासी म्हणून त्याचं वर्णन केलं काही ठिकाणी भगवंतांनी त्याचं वर्णन करताना योग युक्त समदर्शी काही ठिकाणी समबुद्धीवाद काही ठिकाणी ज्ञानी भक्त काही ठिकाणी तो नित्ययुक्त काही ठिकाणी भगवंतांनी असं वर्णन केलं की तो देहात असूनही चालत ज्ञानाचं बिंब आहे असं वर्णन केलं तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने वर्णन केले पण या सगळ्या प्रत्येक अध्याया पुरुषाचं वर्णन प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानीपुरुषाचं वर्णन असं का एकही अध्याय आपल्याला असं सापडणार नाही परिपूर्ण जीवन आहे ज्ञानीपुरुषाचं जीवनच हे सफल जीवन आहे ज्ञानीपुरुषाचं जीवन म्हणजेच ज्ञाना ज्ञानाती स्वयं प्रकाश ब्रह्मस्थिती ज्ञानीपुरुषाच जीवन म्हणजेच देह रादात्म रित हे स्वरूप असल्या कारणाने जीवन हे तर अंतिम जीवन, अंतिम जीवन हे तर मानवी जीवनातलं अंतिम साध्य <coughs> जीवन आहे आता हे काही लोकांना कळत नाही काही लोकांना कळून बुद्धिपुरस्कर सांगितल्याप्रमाणे वर्णन करतात त्यांची गोष्ट नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं उदाहरणार्थ तेरा अध्याय सांगायची वेळ त्या दुरुभक्तीचं वर्णन आहे आचार्य पासून पदावरती व्याख्यान करायची वेळ सांगायलाच पाहिजे श्री गुरूंची सेवा म्हणायलाच पाहिजे एखाद्या श्रोत्याने विचारलं आहे का सेवेचा भाग नंतर तुम्हाला गुरु कुणी मी हातात ग्रंथ घ्यायला लागलो कि मला कळायलाच लागलाय पण उभज्ञानी ठीक आहे मग चांगली गोष्ट ज्ञानी हे वर्म जाणवनी आले लोटांगणी चांगदेव असले ज्ञानदेव महाराज म्हणतात मी मला गुरु भेटल्यानंतर मी मुक्त झालो म्हणून ज्ञानदेव तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे आणि हे उपटसुंभरा ग्रंथ घेतला मला कळायला हे लोक जीवन मी कोणाची करीत नाही आणि यांची प्रवृत्ती आहे हे गुरु जरा परखड वचन आहे म्हणून सांगतो तुम्हाला ते म्हणत एखाद्या स्त्रीने आपल्याला झालेला पुत्र कोणत आहे हे न सांगणं जितक्या आणि दोषास्पद आहे तितक्या महापुरुषापासून झालाय ते न सांगण्या असं म्हणत असतात जास्त मला काही सांगता येत नाही काही समजलं असलं बरं झालं न समजलं तिच्यापेक्षा झालं तेव्हा असा हा ज्ञानी पुरुष म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे एकंदर मानवा समाजाचा जो भाग्य असत त्याच्या पुण्याईवर हे सगळं चाललेलं तो असा हा ज्ञानीपुरुष म्हणजे काय ज्ञाना ज्ञानातील देवतादात्म्य रहीत ब्रह्मस्थिती ब्रह्मरूपाने त्याचा अवस्थान देखले अस्ञाने मागच्या प्रकरणात वर्णन केलं आता त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन त्याच्या अंतरंग बहिरंग स्थितीचं वर्णन या प्रकरणात ज्ञानेको महाराज करतात त्यात पहिलीच भूमी कशाची वाचा म्हणजे मागील दोन प्रकरण वगैरे अनेक द्वेतांचाही अभाव सिद्धच आहे हे लक्षात येण्याकरता श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज पहिल्या सहा वेळी दृष्टांत सांगतात आता अमोद सुनास झाले वाटावा असा प्रकार आहे त्याच कारण चमत्कार त्याला म्हणतात जी गोष्ट नेहमी व्यवहारात सहजासहजी गाठ पडत नाही दिसत नाही प्रक्रियाला येत नाही ती जर गोष्ट कधी दिसली तर माणूस त्याला चमत्कार म्हणतात माणसाला पायाने नीट चालताय शिकवून नीट चालताय चेतन असून चालत नाही जड विचायला लागले चमत्कार नाही वाघ नाव काढल्याबरोबर माणूस गावतो सर्प नाव काढल्याबरोबर माणूस गावरतो वाघावर बसून चांगले वाले अस नाही का चमत्कार असा जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत नाहीत सहजी त्या गोष्टी जर एखाद्याने काही तूप केली करून दाखवल्या तर त्याला चमत्कार तशीच ही गोष्ट आपण कधीच न ऐकलेली असल्यामुळे चमत्कार वाटण्यासारखी वेदांत शास्त्रातही चमत्कार आहे नाही असं नाही पण ते चमत्कार नीट समजून घ्यावे लागत म्हणजे काय उदाहरण सांगतो वेदांत शास्त्रात एक चमत्कार हत्तीच उदाहरण दादानी दिले की हत्ती कवीच खातो पण दुसऱ्या दिवशी शेणात जस त्या तसं पण ते जर आपण फोडून बघितलं तर बघत तोच असतं हात घरा सगळा संपलेला हा सृष्टी सृष्टीमध्ये घडणारा चमत्कार या तत्व ज्ञानात काय घडतो की देह असतो पण त्या देहामध्ये त्याला लाभलेली असते आणि त्याचा जो मधला लिंग आहे तो पूर्ण भंग पावलेला असतो असं दिसून येईल हा चमत्कार अजून काय ह्याच्यापेक्षा काय मोठा चमत्कार असा तुझ्या किती मोठा चमत्कार तुम्ही विचार करा की देह देहाचा वागणं वागण्यासारखं म्हणजे आज बघावं तर लिंग देह पूर्ण बाधित झालेला आहे लिंगदेह भंग झालेला आहे देह आहे देह तादात्म्य अजिबात नाही देहीच विदेही भोगू काय चमत्कार पाहिजे हा ज्ञानी पुरुष किंवा जीवनमुक्ती आहे जीवनमुक्ती हा हे जे प्रकरण आहे ना हे प्रकरण मुळे संपूर्ण चमत्कारमय कारण सहजी तुम्हाला कुठे आढळत येणारच नाही तत्वज्ञान संपन्न पुरुषाचंही वर्णन असल्या कारणाने आज सगळ्यात मोठ्या जगामध्ये चमत्कार आहे की तत्व ज्ञानी पुरुष या जगामध्ये राहून महाराजांनी लिहिलंय कि तो ज्ञानी पुरुष जगात असतो पण ज्ञानी पुरुष जगाला पाहतो जग मात्र ज्ञानी पुरुषाला पाहू शकत तसं जसा जगामध्ये जडित्रे दरिद्र सगळ्याला पाहत पण दरिद्र्याला होत नाही कारण जर लक्षण्यासारखं काही नसतं यासारखं काही नाही ना सर्व गुण हा कांचन महाश्वर आहेत की श्रीमंत आलेल्या माणसाच्या लक्षात येत तर गरीब आलेल्या माणसाच्या लक्षात येत नाही गरीबाला याप असा कुणी म्हणत नाही पिशाच सगळ्या जगामध्ये राहत सगळ्याला पाहतं पण पेशाच्या कोणी बघू शकत तसा ज्ञानीपुरुष जगात राहतो सगळ्या जगाला पाहतो पण लोक मात्र ज्ञानीपुरुषाला पाहू शकत नाही त्याचं कारण तो सगळ्या सारखा प्रती हे त्याच खरं अलौकिकत राह आणि अशा अलौकिकत्वाने राहणाऱ्या पुरुषाला कुणाला कुणाची भूती होणार नाही एका ठिकाणी दादा असं लिहिले कि नित्य नियमाप्रमाणे हे अंतरंग बहिरंग काही साधुत्व बुद्धी होणार नाही असं लिहून ठेवले त्याचं कारण घडकपणाकडे जेवढी माणसाची प्रवृत्ती आहे तेवढी सामान्यकडे माणसाची प्रवृत्ती राहत नाही असा त्याचा अर्थ आहे असो तात्पर्य सी हा एक चमत्कार आहे वेदांत शास्त्र त्या आपल्या या पहिल्या ओळीमध्ये कसा चमत् दृष्टांत अगोदर बघा आपल्या लक्षात येईल महाराजांना एक गोष्ट सांगायचीहून विवर्जित तो ज्ञानी पुरुष झालेला असतो ही गोष्ट या ओव्यांच्या द्वारा दृष्टांत द्वारा महाराजांना सांगायचे असं तुम्ही मूळ धोरण देण्यासाठी पहिला प्रारंभाचा आहे सुना आसा आसा <coughs> विशय, विशय अमोद सुनासा आले अमोद शब्दाचा अर्थ आहे घराण ग्राय ग्राह्य असा गुण असा विषय नाकाने ज्याचा आपण ग्रहण करतो अशा विषयाचं नाव आहे अमोद घाण विषय गंध विषय असं म्हणा त्याला फार घ्राण ग्राह्य नाकाने घेतला जाणारा असा एक विषय त्याला अमोद असं म्हणतात अमोद सुनास आले नाक घाण रूपच झालं गंध हा घाण रूप झाला गोष्ट किती मोठी चमत्कार मला महाराजांनी याच्यात हा उड्पणा म्हणून पुढे दुसरा दृष्टांत ते दिला तेव्हा भोग आणि भोगाच जे साधन ते भोग भोग साधन रूपच बनलं नागरूपी बन। नाक होणं शक्य नाही एक, ना एक चमत्कार दुसरा चमत्कार उत्पन्न झाले शब्द सुद्धा कसा आहे शब्द सुद्धा श्रवणेंद्रियाचा विषय आहे शब्द तर अनंत रूप धारण करत शब्द एकदा श्रवणेंद्रियाचा विषय शब्द एकदा शब्द प्रमाण आहे आणि शब्द एकदा प्रत्यक्ष प्रमाण ज्यावेळी श्रोत्रचे प्रमाण होते तेव्हा शब्द हा विषय शाब्दी प्रमाण होते तेव्हा शब्द हे प्रमाण आहे आणि ज्यावेळी तत्वमस्यादी महावाक्याच्या द्वारा श्रोत्याला ब्रह्मात्म इतके साक्षात्कार होतो प्रत्यक्ष ज्ञान होतं त्यावेळी शब्दाला प्रत्यक्ष प्रमाण कारण प्रत्यक्ष विषयाला म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण झाल्या कारणानं त्यालाही प्रत्यक्ष प्रमाण म्हणायची वेळ म्हणजे तीन रूप हा महत्वाने धारण करतो परमार्थात प्रपंचात काय करतो आपल्याला तेव्हा हे तीन रूप धारण करणारा हा शब्द त्यात आपल्याला ततुरते एकच भाग घ्यायचा त्यातला की शब्द हा विषय आहे तो श्रवणेंद्रियाचा विषय आहे श्रवणग्राह्य असा तो विषय असताना तो शब्द श्रवणस्वरूप विषय इंद्रिय बनघड गोष्ट आहे कस शक्य ऐकायला घडणं काय तर बघून ऐकायला माणसाला असं वाटत हा इंद्रिय बनला ही गोष्ट न समजण्यासारखी न पटण्यासारखी आहे आता लिहिले आहेत महाराज कि श्रवण शब्दाला कानुरूपताच प्राप्त झाले शब्दालाच काम उत्पन्न झाले आरसे लोचन बस आरसे डोळे बनले कटकट नाही वास्तविकला डोळे लागतात त्याला डोळे नसतात म्हणते असं स्वच्छ लिहितात आदर्श दर्पण आदर्श आरसा दर्पण हेच नेत्र रूप बनले कधीही शक्य नाही पण असं लिहिलंय त्याचा अर्थ असा ग्राह्य ग्राहक रूपाने असलेली जी त्रिपोटी हे त्रिकुटी त्रिपोटी रूपाने न ती त्रिकुटी एक रूप बनली असा या सगळ्या कधी काही थोडस ऐकलं त्याला थोडा चमत्कार वाटेल पण आहे चमत्कार एवढी गोष्ट करेल म्हणजे असंभवनीय हो का वाटते सहजी हे ऐकल्याबरोबर की गंध नाक्य शब्दाला अस माणसाला ऐकल्या बरोबर वाटणं संभवली यामध्ये एक गोष्ट त्यानात ठेवायची कि पूर्व प्रकरणामध्ये ज्या महापुरुषाच वर्णन केलं ज्ञाता ज्ञान विवर्जित असा तत्वित्ता आत्मविज्ञान संपन्न असलेला पुरुष कारण आत्मविज्ञान असणं हेच मानवी जीवनातलं मुख्य लक्ष आहे त्या आत्मविज्ञानाने संपन्न असलेला पुरुष हा होऊन विभाजित होतो त्याला सर्वात्मभाव प्राप्त होतो त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो व्यापक ब्रम्हात्मक संपन्न होतो त्याची बुद्धी जगासकी वस्तू होत असते ऐसा विवेको उदोचित्ती त्याचे भेदू त्रिजगती देखील आपली प्रती जगची मुक्ती त्याचं नाव आहे जगासकी ृत्वादी भावापासून विवर्जित झालेला असतो या दोन्ही मध्ये अभेदाने तो वावरत असतो असाच आपल्याला सांगायचा त्या त्या ठिकाणी भोग्य भौतृत्व भोग हा भेद नाही हे सगळे पदार्थ प्रकाशित होतात माझ्या सत्तेने हे सगळे सत्ता मानवतात मग सर्वत्र सच्चीदानंद मी ते एक स्वत सिद्ध अशा भावाने तो प्राप्त झालेला असतो असं समोर तात्पर्य त्या महापुरुषाच्या चित्तात जगतात कुठेही भेदाची प्रती नाही एवढाच विषय या उभ्याच्या मधून सांगायचा आहे त्याच्यासाठी हा दृष्टांत की भेद शिल्लक राहत नाही भोग भोग्यजिबात शिल्लक राहत नाही केवळ अभेद वृत्ती त्याला निर्माण होत असते त्याच कारण हे आपल्याला आरमियन प्रमास निवृत्त झाला की प्रमेयात भेद त्याला दिसतच एक राजा होता त्याच्याशी गोष्ट सांगतात मालवी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पुनर्वृत्तीचा दोषून पुन्हा सांगायचे तो कुठे पहाटे गेला अनवानी पायात काटा म्हणून त्रास झाला तो करायला पंतप्रधानाला बोलावलं आणि सांगितलं कि जगामध्ये जेवढे काटायचे झाड्या तेवढी तरी काढून टाक एक सुद्धा ठेवायचं पंतप्रधान हुशार होत म्हणजे प्राया गोष्टीतले पंतप्रधान हुशार असतात तो म्हणाला सगळी आपल्या राजाची संपत्ती नव्हे पिढीच्यात असलेली संपत्ती आणि काही पिढ्या पुढच्या जरी काढल्या तरी <coughs> जगातला काटा हा कसा नष्ट होणार काट्याचा काटा, काटा निघणं कधी शक्यच नाही आणि असा आहे ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे ना ते संतुलन ठेवण्यासाठी निर्माण केलं हे काही दोघ लोकांच्या ध्यानात येते <coughs> म्हणून आता काही लोकांनी आणि <coughs> त्यामुळं असं लक्षात यायला लागलं की वन्य पशूंचे संरक्षण करा जगावर जगू द्या अशी सांगायची वेळ आलेली आहे कारण हे पशु पक्षी जगात आहेत म्हणून या एकंदर निसर्गाचं संतुलन ज्याला म्हणतात ते ते शिल्लक राहतात हे जर नष्ट केलं तर संतुलन राहत नाही पूर्वीच माणसाला असं वाटतं की मी विज्ञानाच्या साह्यावर फार सगळीकडे कारखाने इमारती उत्तुंग गणचुंबी इमारती सगळीकडे सडका करून टाका येईल शेवटी की यामध्ये संतुलन हे बिघडले असं तुम्हाला दिसून येईल खरं म्हणून तुम्हाला ईश्वर आपलं संतुलन बिघडू देत नाही त्याला जिथपर्यंत बिघडू द्यायचंय ते तिथपर्यंत देतो त्याचे काय वाईट परिणाम आहेत ते होऊ देतो पण ते संतुलन बिघडलं म्हणजे एकदम वादळ निर्माण करतो फार सगळं भय सपाट करून स्वच्छ पुन्हा त्याला जसं करायचं तसं तो करतो त्याच्यात ते सामर्थ्य असल्या कारणाने तो बारीक सारे गोष्टीला विरोध करीत नाही करत नाही म्हणून तेवढं केल्यानं काय वाटत हो त्याला काय विशेष वाटत नाही त्या हत्तीला मला जणिलेल्या कमळाच्या फुलानं मारलं त्याला काय व्हायचं मारते काय आनंद द्यायचा द्या त्याला कळत नाही त्यात हाती हला फुला त्याचा काय उपयोग होत नाही त्यात घडलं तरी ईश्वराच्या या सृष्टीमध्ये काही घडत कितीही माणूस मोठा झाला आणि कितीही असा मनुष्य विचार करू लागला तर एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ते संतुलन बिघडवण्याचं काम आपलं नाही आपण बिघडवू शकत नाही विषय सृष्टी ही अतिशय व्यवस्थित चांगल्या रीतीने निर्माण केले आहे त्याचं संतुलन ईश्वराने ठेवलेलं आहे कि म्हणाऱ्या समायोजना हो आपण काहीतरी बिघाड करण्याचा प्रयत्न करत आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तात्पर्य जीवन हे पूर्ण जीवन असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी कौतृत्वादी ग्रांती शिल्लक राहत नाही त्या राजाच्या असं डोक्यात काय पंतप्रधान म्हणतो आता असं करा कशासाठी हे करायचं म्हणजे जगात काटा राहायला पाहिजे दादानी असं लिहिलंय बिघडून राहिला पाहिजे इश्वार राहिला पाहिजे लोकांना वाटत देवानी केलं याचं काय फल आहे दादानी लिहिले तुला दुःख देणे त्याचं फल अजून काय फलाय दुसरे कडनं कुठं माणसं नाही योजना तिथले ते कुठेतरी करीत असत त्याच ते संतुलन राह दुसरं तर हे संतुलन बिघडवणं कस शक्य आहे पंतप्रधानांच्या मनात आलं कधीतरी म्हणायची वेळ येईल की आता काटे लावा कारण त्याची आवश्यकता अशी म्हणायची वेळ यायची माझ्या पायात काटा बोचला म्हणजे एवढंच ना नाही म्हणून मी कुठे चुकलो तुम्हाला काटा बोचता का मग तेच म्हटलं आपण त्याला एवढा खर्च काय कर का। काय करायचं काही नाही तुमच्या पायाला अजिबात होणार नाही असा मखमलीचा एक तुम्हाला वाढत आय बूट एक अशी बूट काढली आणि माणस प्रमाकृत वाद्यास निवृत्त करायकडे कोणी नाही जो तो, पाया पाया पाया पाया पाया तो एक व्यासपीठ निर्माण करतो एक झेंडा निर्माण करतो बारीक संस्था स्थापन करतो चार चौक अनुयायी निर्माण करतो चार घोषणा तयार करतो हो काही ट्रेडमार्क्स चिन्ह निर्माण करतो कि लगेच झाली संस्था तंत पंत संप्रदाय काय निर्माण होत तू झाला कल्याण जगाच्या कल्याण काय जगाच्या कल्याणा निघाला प्रमातृत्वाध्यास जोपर्यंत शिल्लक आहे तुझं कल्याण झालं नाही त्याचा मराठी शब्दाचा अर्थात आहे आपलं कल्याण म्हणून आपला प्रमातृत्व अध्यास निवृत्त आपला निवृत्त झाला नाही आपलं कल्याण आपण करून घेत नाही जगाचं कल्याण करायला कुठे निघाला तुम्ही पत्नी ताई म्हणत असत ती मी मागत करते दुसऱ्यांची बाया सजवायला कुठे निघाला हा आपलं अंगण इतकं झाडजली इच्छा ते सोडून लो, <laughs> लोकांची दारण झाडायला कुठे निघालाय त्याला म्हणजे ग्रामस्वछता करा हे शेळीचं दूध केल्याने निर्माण होत बरं लक्षात असं डोक्यात काय माणसाच्या असं काय भाग्य आहे तुम्हाला माणसाने शेळीचं दूध प्याला त्याच्या डोक्याने असल्या कल्पना त्या कल्पनेप्रमाणे आपल्याला भोगायची वागायची वेळा दिली यापेक्षा अजून दुर्दैव काय असायला पाहिजे माणसाला असो एक आदर्श असा म्हणून समजायचं कारण नाही कितीतरी सौर पुरुष होऊ गेले जगामध्ये त्याही पुरुषांनी आपल्या पुण्या काही घेऊन ठेवलंय आपल्या आचाराने काही आदर्श ठेवलेले त्या आदर्शाकडे बघून आपण आपलं जीवन घालवायचंय या लोकांच्याकडे बघायला लागलं तर आत्महत्या तात्पर्य लोकांच्या सुधारणेसाठी प्रवृत्त झालेल्या स्वतःची लोक स्वतःची सुधारणा म्हणजे ही बायकोला धस करून दिली म्हणजे बायकोची सुधारणा तसं आपलं आपले काही कपडे बदलले काही वेश बदलला म्हणजे आपली सुधारणा ही सुधारणा नाही क्रमातृत्वाध्यास निवृत्त होणं स्वयंप्रकाशच्या मशीनच असं आहे आमचं मशीन दुकानच्या बाहेर गेलं की लगेच बिघडत काय मशीन आहे काय आमची जाहिरात अशी आहे काय कि एकदा मशीन घेतलं की तर पुन्हा सुधारणा नाही तस हे हा <coughs> ज्ञानी पुरुष पावलेला असतो त्याच्या ठिकाणी भोग्य भौतृत्वाचा भेद शिल्लक राहिलेला नसतो हे या दृष्टांताने सांगायचंय तेवढं वर्म लक्षात ठेवाच आता त्याचं वर्णन करतात त्या दृष्टांताप्रमाणे वर्णन करतात त्या